श्री गणेशाय नमहा श्री वासिष्ठ महारामा प्रकरणे म्हणाले हे रघुश्रेष्ठ रामा अशा प्रकारे कमला त्या कमलासंभव ब्रह्मदेवानी भाषण केल्यानंतर प्रजांचे रक्षण करणाऱ्या त्या ब्रम्हदेवांना मी पुन्हा विचारले भगवंत शाप मंत्र इत्यादीकांच्या शक्ती अमोघ आहेत त्या केव्हाही निष्फल होऊ शकत नाही असे आपणच पूर्वी सांगितले असून त्या शक्ती निष्फल आहेत असे आपणच आता ठरवता याचा अर्थ काय बरे शापाने की मंत्र मंत्रसामर्थ्याने मनुष्याची बुद्धी मन आणि इंद्रिये अजिबात नष्ट होत नसल्याची उदाहरणे दृष्टिस पडत असतात वायू आणि त्याचा स्पंद तीळ आणि त्यावरील तेल अग्नी आणि अग्नीची उष्णता ही नेहमी एक रूप असतात त्याचप्रमाणे मन आणि देह यांचा परस्पर संबंध आहे असे आपले म्हणणे आहे किंवा देह म्हणून निराळा नसून केवळ मनच स्वप्न मृगजल आकाशात दृष्टीविकारामुळे दिसणारे दोन चंद्र इत्यादीप्रमाणे मिथ्या अशा शापादिकांचे फल भोगते असे आपले म्हणणे आहे मन आणि देह जर एक तर ह्यापैकी एकाचा नाश होताच दोघांचाही नाश झालाच पाहिजे ज्याप्रमाणे मना नाश होताच देहाचा नाश होतो त्याचप्रमाणे देहाचा नाश होताच मनाचाही नाश अवश्य झालाच पाहिजे तेव्हा मी असे विचारतो की शापादिकांचा मनावर काहीच परिणाम घडत नाही की काय आणि घडत असल्यास कसा घडतो हे मला सांगा ब्रम्हदेव पुढे म्हणाले रामा शुभ कर्मानुपाती अशा पौरुष प्रयत्नाने साध्य करून घेता येत नाही अशी या जगात एकही एक गोष्ट नाही ब्रम्हदेवापासून तो वृक्षादि स्थावरपर्यंत सर्व प्राण्यांना दोन शरीरे असतात मनोरूपी शरीर हे पहिले असून ते सर्वदा चल आणि कोणतेही कार्य लवकर करणारे असते दुसरे शरीर म्हणजे स्थूल शरीर असून ते अस्थिमांसमय आणि अकिंचित करण्यामुळे काही एक न करणारे असते स्थूल देह हो, हा अस्थिमांसमय आहे इतकेच नव्हे तर सर्वांचे <coughs> या स्थूलदेहाशी पूर्णपणे तादात्म्य झालेले अर्थात मंत्र शाप व तसेच चेटुक, जारण मारण इत्यादीकांचा परिणाम स्थूल देहावरच होतो अस्थी अस्थिमांसमय देह मुकप्राय अशक्त दीन, क्षणात नष्ट होणारा आणि कमलाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे अस्थिर असून दैव राजा पिता इत्यादिकांच्या सर्वस्वी अधीन आहे प्राण्यांचा मनोरुपी जो सूक्ष्म देह आहे तो बाह्यता परतंत्र दिसतो खरा पण वास्तविक तो कोणाच्या तंत्राने वागणारा नसतो हा मनोरूपी देह हो, स्वतःच्या पौरुष प्रयत्नाचा आश्रय करून आणि शाश्वत धैर्य धरून राहील तर शाप मंत्र इत्यादी कांचा त्याच्यावर कोणत्या तऱरेचा परिणाम होणार नाही मंत्र किंवा शाप ह्यांच्यामुळे असल्या मनावर दुःखाचा आघात होणार नाही इतकेच नव्हे तर हा मनोरूपी देह हो, जे जे दृढ निश्चय करील आणि जे जे, जे, जे उद्योग करील ते ते सर्व सफल होऊन ते हवे ते सुख प्राप्त करून घेऊ शकेल अस्थिमौसमय स्थूल देहाचे सर्व प्रयत्न निष्फल होत असतात आणि मनोदेहाचे सर्व प्रयत्न सफल होत असतात दगडावर मारलेले बाण ज्याप्रमाणे निरर्थक ठरतात त्याप्रमाणे आत्मानुसंधानामध्ये चित्त निमग्न झालेले असले म्हणजे त्याच्यावर शापादिकांचा यत्किंचितही अनिष्ट परिणाम होऊ शकत नाही शरीर पाण्यात पडो अग्नीत जळून जावं चिखलात रुतून पड़ो, मन ज्या ज्या विषयांचे अनुसंधान करत असते ते ते विषय त्याला तत्क्षणीत प्राप्त होत असतात देहात एक सर्व भावांचा जरी नाश झाला तरी समृद्ध असा पुरुष प्रयत्न कोणतेही विकन येऊ न देता प्रयत्नांचे फल देत असतो अर्थात मन हेच आपल्या मनसामर्थ्याचे म्हणजे पौरुष प्रयत्नांचे फल देते त्या कृत्रिम इंद्राने आपल्या दृढ निश्चयाच्या जोरावर आपले चित्त अहल्यामय केले आणि देहपातासारख्या संकटालाही भीक घातली नाही हे तू ऐकलेच आहेस पौरुष प्रयत्नांच्या सामर्थ्याने आपले मन विरक्त आणि वासनारहित करणाऱ्या मांडव्य ऋषीने प्रत्यक्ष सुळावर चढवले जात असताना ते भयंकर क्लेश अनुद्विन मनाने सहन केले अंधकूपामध्ये पडलेल्या दीर्घतपा ऋषीने मनाने केलेल्या यज्ञाच्या पुण्यामुळे देवलोकाची प्राप्ती करून घेतली साधारण मनुष्य असलेल्या इंदू स्वप्रयत्नांच्या सामर्थ्यावर आणि ध्यान योगाच्या बळावर ब्रह्मदेवाच्या पदाची प्राप्ती करून घेतली आणि त्याच्या आड मी सुद्धा असमर्थ आहे दुसरे कित्येक देव आणि मुनी नित्य सावधान राहून आपल्या स्वाधीन चित्ताच्या योगाने स्वस्वरूपाचे अनुसंधान क्षणभरही सोडत नाहीत कमलांच्या माऱ्यामुळे एखादी शिला फुटून जात नाही त्याप्रमाणे अशा प्रकारे स्वाधीन आणि स्ववंश झालेल्या चित्तावर आधी व्याधी पापदृष्टी किंवा शापादिक किंचितही परिणाम करू शकत नाही ज्यांच्या मनावर शापादिकांचा परिणाम होतो मानसिक दुखरुपी तीक्ष्ण बाणाने ज्यांची मने विद्ध होतात त्यांची मने विवेक करण्याला असमर्थनी पौरुष्य नाही असे म्हणायला मुळीच प्रात्यवायने ज्याचे मन नित्य सावधान आहे असा मनुष्य संसारामधील शाप तापदी दोष जालामुळे स्वप्नातही ग्रस्त होणे शक्य नाही यासाठी विवेकशील मनाने अविवेकी मनाला वश करावे आणि पौरुष प्रयत्नांचा आश्रय करून मनाला परमार्थाच्या पवित्र मार्गाला लावावे मनाने ज्याची दृढभावना केली ती गोष्ट तत्काल घडून येत असते लहान मुलाच्या मनाने कल्पिलीला वेताळ त्याला भेडसावून सोडतो त्याप्रमाणे मनामध्ये रूढ झालेली कल्पना मनुष्याला भेडसावून सोडत असते परंतु ज्याप्रमाणे कुंभाराच्या प्रत्येक क्रियेबरोबर त्याच्या चाकावरील मातीचा गोळा आपली पूर्वस्थिती टाकून देऊन घटाकार बनत जातो त्याप्रमाणे जा पौरुष प्रयत्नाने केलेल्या दृढ वासनेमुळे मन आपली पूर्वेची स्थिती टाकून देत असते उदकाची स्थिरावस्था नाहीशी होऊन त्याच्यामध्ये हालचाल होताच ते बुडबुड्याच्या रूपाने भासमान होते त्याप्रमाणे मन ज्या ज्या वस्तूंचे दृढ अनुसंधान करू लागते तदनुसार स्वतः बनू लागते दृष्टी विकास झालेल्या मनुष्याला एका चंद्राचे दोन चंद्रात त्याप्रमाणे मन दृढ भावना करील तर ते सूर्यबिंबाच्या ठिकाणी रात्रीचा निबिड अंधकार पाहू शकते मन ज्या ज्या वस्तूंचे अवलोकन करते त्या, त्या आकाराचे स्वतः बनते आणि अशा रीतीने नीर निरनिराळ्या आकाराचे स्वतः बन सुखदुःखांचा अनुभव घेऊ लागते एखादी विरहिणी स्त्री आपल्या पतीच्या स्मरणात घडून गेली असताना चंद्राच्या ठिकाणी शेकडो अग्निज्वाला दृष्टी पडून त्यामुळे आपण दग्ध होत आहोत असा अनुभव घेते एखाद्या नादात घडलेल्या मनाला क्वचित प्रसंगी खारट पाणीसुद्धा साखर घातल्याप्रमाणे गोड लागते आणि ते पिऊन खुशाल नाचायला नि बरायला मन आरंभ करते याच प्रकारे कोणत्याही गोष्टीने वेडावून गेलेले चित्त आकाशामध्ये विस्तीर्ण अरण्य असल्याचे पाहते इतकेच नवित्र त्याची क्षणभरात तोड करते आणि पुन्हा क्षणात त्याची लावणी अशा रीतीने या जगदरूपी इंद्रजालाची मन ज्या ज्या तऱ्हेने कल्पना करते त्या त्या तऱ्हेने ते तत्काल बनवून स्वतः अवलोकन करू लागतेच जग हे असत किंवा सत आहे असे म्हणता येत नाही ही गोष्ट लक्षात घेऊन रामा प्रेतु तू जगता संबंधाची परिचिन देह बुद्धी अजिबात सोडून देशिहार श्री वसिष्ठ म्हणाले तेव्हा रामा या अशा प्रकारे भगवान ब्रम्हदेवाने मला जे सांगितले तेच आज मी तुला सांगितले नामरूपरहित आणि निर्विकार अशा ब्रह्मापासून अत्यंत सूक्ष्म नाम नामनिर्देशही करणाऱ्या अशक्य सर्व प्रपंचरूपी चलनात्मक आणि निर्विकल्प ज्ञानाने प्रकाशित असे एक तत्व उत्पन्न होते तसे तत्व पुढे संकल्प विकल्पामुळे स्वतः घन बनते आणि ह्यालाच मन म्हणतात ते मन शब्द स्पर्शाची तन्मात्रांची प्रथम कल्पना करून त्यांच्या ठिकाणी मन अस मनोरूपी ब्रह्मा संकल्पमय असल्यामुळे जशी जशी तो कल्पना करतो तशी तशी ती फलद्रूप झाल्याचे पाहतो त्या ब्रह्मदेवाने अनात्म पदार्थांच्या ठिकाणी आत्माभिमान उत्पन्न करणारी अविद्या कल्पित केली आणि तिच्या योगानेच पर्वत समुद्र तृण इत्यादिकांनी युक्त असलेल्या जगाची क्रमाक्रमाने रचना केली अशा रीतीन वास्तविक ब्रम्हतत्वापासून सृष्टी झाली असता ती अन्य कोणापासून तरी उत्पन्न झाली असावी असे कित्येकाना वाटत परंतु समुद्रापासून तरंगांची उत्पत्ती होते त्याप्रमाणे ब्रह्मापासूनच त्रैलोक्याच्या उदरामध्ये असलेल्या सर्व पदार्थांची उत्पत्ती झालेली परमार्थता अनुत्पन्न अशा या जगात ब्रह्माची मनोरुपी चित्शक्ती अहंकाराची कल्पना करून ब्रह्मदेव बनत आणि नंतर त्या ब्रह्मदेवापासून सर्व व्यष्टीजीव उत्पन्न होतात तात्पर्य ब्रह्मच ब्रह्मदेव आणि जगदरूप झालेले आहे विश्वामी सर्व व्यक्ति सर्व शक्तिमान अशा चित शक्ति होने भिन्न अज्ञा कल्पना करहदेव समी मन असु सर्व व्यष्टीजी प्रतिबिंबी हो परंतु समी और व्यी मन हा ब्रम्मा केवल विलास कि के विवर्त है चिद्रूप आकाशन जीव वस्तविक उत्पन्न हो तन्मात्रांच्या उपाधीने युक्त अशा ह्या ब्रह्मांडात आकाश आणि वातावरण ह्यांच्या संधी असलेल्या चतुर्दशुवनामध्ये सर्व जीव राहतात ज्या ज्या वासनांच्या ठिकाणी जंगमात्मक शरीरामध्ये प्रवेश करून रक्तरेता बीजरूप पावतात पुढे आपल्या बीजानुरूप जन्माला येऊन न्यायाने आपल्या पूर्व वासनेला अनुसरून भिन्न भिन्न कर्मे करतात पुढे आपापल्या भिन्न भिन्न कर्माप्रमाणे भिन्न भिन्न फळे रीतीने पाप पुण्यूपी कर्मरजुनी ज्यांचे लिंगदेह हो बद्ध झालेले आहेत असे ते जीव नरकासारख्या अधोगतीप्रथ किंवा स्वर्गासारख्या ऊर्ध्वगतीप्रथ जाऊन पोहचतात सारांश अखिल भूत जात वासनामय आहे काही जीव वाऱ्याच्या झोताबरोबर भूमीवर इकडे तिकडे पडत असलेल्या वनातील पाथोळ्याप्रमाणे हजारो जन्मपर्यंत आपल्या कर्मप्रवाहाला वश होऊन संसारामध्ये भ्रमण करत राहतात कित्येक जीव चितसत्तेच्या अज्ञानाने मोहित होऊन कल्पकल्प पावेतो अनंत जन्म घेत राहतात तर कित्येक जीव संसारातून मुक्त होण्याच्या मार्गाला लागतात तसेच कित्येक जीव ज्ञान संपन्न होऊन परमपदाप्रत जाऊन पोहचतात वाऱ्याच्या धोतामुळे उत्पन्न झालेले समुद्रामधील जलबिंदू ज्याप्रमाणे पुन्हा समुद्रातच जिरून जातात त्याप्रमाणे परब्रह्मापासून उत्पन्न झालेले जीव अखेरीस परब्रह्मात लीन होता जीव म्हणजे एक वेलच आहे असे म्हटले तरी चालेल जीव जीवरूपी वेल पुन्हा पुन्हा वाढणारी आणि नाही शेवणारी संसाररूपी फल देणारी वासना विषयामुळे नेहमी संतप्त करणारी अनेक संकटे आणि अनर्थ यांना प्रसवणारी निनिराळे देश निनिराळे काल आणि निरनिराळे गिरिकंदर यामध्ये संचार करणारी अतिशय विचित्र भ्रमोत्पादक आणि परमार्थता असत अशी आहे रामा अनेक प्रकारच्या विक्षेपाने दूषित झालेले मन हे जिते स्वरूप आहे अशी जगदरूप अरण्यामध्ये उत्पन्न झालेली जीवरूपी जीर्णवल्ले तत्व साक्षात कोराडीने जोडून टाकले असता पुन्हा केव्हाही उत्पन्न होत नाही इतिश्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग, सर्ग चौऱ्याण्णव श्री वसिष्ठ म्हणाले हे राघवन चतुर्दशी भुवनामधील निनियाळ्या स्थली आणि निनियाळ्याखाली इतरतः उत्पन्न होणाऱ्या जीओपातीचे सात्विक राजस आणि तामस या गुणांमुळे उत्पन्न होणारे उत्तम माध्यम आणि कनिष्ठ असे विभाग मी आता तुला सांगणार आहे तेव्हा तू ते नीट लक्षपूर्वक आहे जो जीव पूर्व कल्पा साधन कल्पामधील बलवत्तर प्रतिबंधामुळे त्याच जन्म पूर्ण ज्ञानाने संपन्न होण्याला पात्र असल्यामुळे त्याच्या उपाधीला इदम प्रथमता अशी संज्ञा दिली जाते पूर्वकल्पामधील शुभ अभ्यासामुळे या उपाधीचा उद्भव होत असून या उपाधीने संपन्न असलेला जीव एका होतो जी उपाधी पूर्वकल्पात वैराग्याच्या मंदतेमुळे शुभलोक प्राप्तीची इच्छा धरून तत्संबंधाने उपासना करत असते तिला गुणपिवारी असे म्हणतात या उपाधीने युक्त जीव विचित्र संसार वासनेमुळे व्यवहार करत आणि भोग भोगत असताना सुद्धा दहा पाच जन्मातच वासनाक्षय होऊन अखेर मोक्षाला जातो या कल्पात प्रथम जन्म पावल्यानंतर जीवाच्या हातून होणाऱ्या पाप पुण्यरुपी कर्मावरून पूर्वकल्पातील शेवटच्या जन्मातील त्याच्या शुभाशुभ कर्माचा अंदाज करता येतो जोजीव सत्वांश युक्त उपाधीने युक्त असून क्रमांक हो शेकडो जन्माने का होईना पण ज्ञान होऊन मोक्षाला जातो त्याच्या उपाधीला ससत्वा असे नाव दिले जाते जी उपाधी वासनाने आणि कर्माने दूषित असून या कल्पातही वासना ज्याला सापडल्यामुळे हजारो जन्माने ज्ञान संपन्न होण्याचा संभव असतो तिला अधमसत्वा असे नाव साजून दिले आहे पूर्वी अत्यंत <coughs> पूर्वीप्रमाणे या कल्पात लक्षावधी जन्म घेऊन सुद्धा जिला मोक्ष स्थिती प्राप्त होण्याची शक्यता कमीच असते अशा उपाधीला अत्यंत तामसी म्हणतात जीवोपाधीचा ता राजस्रीन एक प्रकार है हि उपाधि पूर्वकुसार उपन्न हो मनुष्य जन्म प्राप्त हो कर्मानुरूप स्वर्ग नरका भोगावी लगता शिवाय खतरी नी उपाधि पूर्वकुरूप उत्पन्न हो वैराग्युक्त होते तिला जन्मत ज्ञान प्राप्ति ऐसी योग ये संभवनी यासाठी म्हणूनच तिला मोक्षने मोक्ष असे संबोधले पण तिच्या एकूण लक्षणावरून तिला राजस सात्विकी म्हटले जाते अशाच लक्षणान युक्त असलेली उपाधी मनुष्याखेरीस यक्ष गंधर्वासारखे काही थोडे जन्म घेऊन अखेर मोक्षाला जाणार असे दिसल्यास तिला राजस राजसी असे म्हणावे एकादी उपाधी शंभर जन्मानंतर मोक्ष स्थितीला जाण्यासाठी दिसली तर तिला राजस तामसी असे म्हणतात हजारो जन्म घेऊन सुद्धा जिला मोक्ष मिळण्याची वानवा असेल ते अशा उपाधी राजसा, राजसा तामसी असे नाव दिले जाते या कल्पामध्ये एका पाठी बघून एक असे पुष्कळचे जन्म घेऊन मुक्त होणाऱ्या जिओपाथी महर्षीने तामसी हे नाव दिले आहे एखादी जिओपाथी प्रल्हाद कर्कटी यांच्यासारख्या योनेत अर्थात तामसी योनेत उत्पन्न होऊन त्याच जन्मात ज्ञान प्राप्ती झाल्याने मोक्ष स्थिती मिळवत असेल तर तिला तज्ज्ञांकडून तामसत्वा असे म्हटले जाते पूर्वी तामसी योनेमध्ये अनेक जन्म घेऊन या कर्पामध्येही दानव राक्षस पिशाच इत्यादीकांच्या योनेमध्ये जन्म घेणाऱ्या उपाधीला तमोराजसी असे म्हणतात पूर्वकल्पात हजारो जन्म घेऊन या कल्पात शंभर जन्मात मोठ मिळवण्याचा उपाधीला तामस तामसी असे नाव देतात यापैकी तमोराजसी आणि तामस तामसी या उपाधी आणि अत्यंत तामसी आणि राजस तामसी उपाधींच्या तशा जवळ असल्याने तमो आणि तामस तामसी यांचा अनुक्रमेत अत्यंत तापसी आणि राजस तापसी ह्यामध्ये अंतर्भाव केला जातो यामुळे जीवांत उपाधी भेदमुळे एकंदर भेद कल्पलेले असतात या सर्व जीवपाधी ब्रह्मापासूनच उत्पन्न होत असतात वायूच्या प्रवाहाने चलित झालेल्या जलराशीपासून तरंग उत्पन्न होतात स्वतःच्या तेजस्पंदनामुळे दीपापासून किरणांची उत्पत्ती होते प्रज्वलित तशा अग्नीपासून हजारो ठिणग्या उत्पन्न होतात चंद्रापासून मंदार पुष्पमंजिरीप्रमाणे शीतल किरण प्रसार पावतात वृक्षाच्या मुख्य खोडापासून अनेक शाखा आणि उपशाखा उत्पन्न होतात किंवा एकाच सुवर्णापासून कडेस मुकुट इत्यादी अनेक अलंकार बनतात त्याप्रमाणे ब्रह्मापासून या अखिल जीवपंक्ती उत्पन्न होतात स्वच्छोदकाच्या झऱ्यापासून ज्याप्रमाणे हजारो तुषार उडत असतात त्याप्रमाणे जन्मादिविकार सर्व भूत समुदाय उत्पन्न होतात आकाशापासून घटाकाश उत्पन्न होते त्याप्रमाणे ब्रह्मापासून केवळ कल्पनेमुळे सर्व जीव आणि जगते उत्पन्न होतात एकाच उदकापासून लाटा बुडबुडे भोवरे इत्यादी कांचा उद्भव होतो त्याप्रमाणे ब्रह्मापासून ह्या दृश्य जगाचा उद्भव होत असतो सूर्यकिरणांच्या योगाने मृगजलाची नदी वाहू लागावी त्याप्रमाणे सर्व दृश्यपासून अभिनंद असता भिन्न रूपाने दिसू लागते शीतल किरणाने युक्त असलेल्या चंद्रापासून तांदणे उत्पन्न व्हावे किंवा तेजापासून प्रकाशाचे ते किरण बाहेर पडावे त्याप्रमाणे ब्रह्मापासून ही सृष्टी उत्पन्न झाल्यासारखी दिसते इतकेच नव्हे तर मृगजलाची नदी सूर्यकिरणात अंतर्भूत होते किंवा चांदणे चंद्रात लीन होते त्याचप्रमाणे ब्रह्मापासून उत्पन्न होणारी ही सृष्टी ब्रम्हातच लीन होते अर्थात ब्रह्म आणि जीव किंवा जग ही परस्पराहून भिन्न नसून स्वरूपत एकच आहे विश्वातील अखिल जीवजातीपैकी काही जीव हजारो जन्मानी मुक्त होतात काही पाच पंचवीस जन्मानी मुक्त होतात आणि कि कित्येक जीव कल्पपर्यंतही मुक्त होत नाही तर एकसारखे जन्म मरणाच्या फेऱ्यात पडत असतात सारंश या विविध सृष्टीमध्ये भगवंताच्या इच्छेने व्यवहार करणाऱ्या आणि अग्नीपासून उत्पन्न होणाऱ्या स्फुल्लिंगाप्रमाणे असणाऱ्या विचित्र जीवोपाधी ब्रमापासून उत्पन्न होतात ब्रह्माच्याच आश्रयाने राहतात आणि अशा रीतीने जन्म भ्रमण करता करता अखेरीस कालांतराने ब्रम्हातच लीन होतात इतिश्री वासिष्ठ महारामाय उत्पत्ती प्रकरणे सर्ग सर्ग पंचाण श्री वशिष्ठ म्हणाले रामा कर्माने करता या दोघो हो मध्ये अन्य तादात्म्या असल्यामुळे ही दोन्ही अभिन्न म्हणजे एकच आहे परमात्म्यापासून ही दोन्ही एकदमच उत्पन्न झाली वृक्षापासून पुष्प आणि त्यामधील सुगंध या दोघांची एकदमच उत्पत्ती होते त्याप्रमाणे ब्रह्मापासून कर्माणे करता एकदमच स्वाभाविकपणे प्रगट झाली असल्यामुळे ही परस्पर भिन्न नसून एक आहे निर्मळ आणि विस्तीर्णाच्या आकाशामध्ये अज्ञादृष्टीला नीरवर्ण असल्याचा भास होतो त्याचप्रमाणे निर्मळ आणि सर्व संकल्परहित ब्रम्माच्या ठिकाणी सर्व भासमान जीव संकल्प रुपाने स्फुरण पावलेले दिसतात अर्थात हे अशा जीवांचे अज्ञान हेच करमान्या करता ही परस्परावर भिन्न आहेत असे वाटायला लागण्याचे प्रमुख कारण ज्या ठिकाणी अप्रबुद्ध लोकांचा आचार चाललेल्या दृष्टीला पडतो त्या ठिकाणी ब्रह्मापासून हे जीव उत्पन्न झाले अशा प्रकारची विधाने ऐकू येतात परंतु ज्या ठिकाणी शून्य लोकांचा आचार चाललेला असतो त्या ठिकाणी हे ब्रह्मापासून उत्पन्न झाले अथवा हे उत्पन्न झाले नाही अशा तऱ्हेचे बोलणे शोभत नाही काहीतरी दुसरी कल्पना म्हणजे समन द्वैताची उपदेश कल्पना स्वीकारली नाही तर उपदेश आणि उपदेशक अशा दोन शब्दांची जगात काही शुभ राह नाही यासाठी लोकांच्या भेददृष्टीचा अवलंब करून हे ब्रह्म आणखीन हे त्यापासून उत्पन्न झालेले जीव अशी दीन किंवा शोचनीय कल्पना ग्रहण करून उपदेश करण्याचा शास्त्राचा परिपाठ आता अशा तऱ्हेचा अभ्युपगम्यवास गृहित धरन चालने अपना सिद्धांत लोकने अंगीकार पड़ा तरी शास्त्र हदाश निराश करते निराशा प्रकार प्रमाण असंघा अद्वितीय ब्रह्मापस जग उत्पन्न परंतु ब्रह्म हे जगे उपादान कारण जग ब्रम्हरूप है कारण कार्य है अपने कारणपस केवन्न न जग उत्पन्न होण्यापूर्वी ते आपल्या कारणामध्ये म्हणजे ब्रह्मामध्येच असते पुढे त्याचा आविर्भाव झाल्यानंतरही ते ब्रह्मामध्येच असल्यामुळे स्थितीकाली ते ब्रम्हूपच आहे भ्रांती ज्ञानामुळेच जग हे ब्रह्मावर निराळे है असे वाटते एवढेच परब्रह्माच्या ठिकाणी मेरू मांदार आदी पर्वताप्रमाणे अनेक जीव उत्पन्न होतात आणि पुन्हा पुन्हा त्याच परमपदाच्या ठाई लीन होतात वसंत ऋतूमध्ये वृक्षांना असंख्य नूतन पल्लव फुटलेले दिसतात किंवा लता कुंजांवरून नवे नवे अंकुर उत्पन्न होत असतात त्याप्रमाणे मायाशक्तीयुक्त ब्रह्मापासून जीवांचे समुदाय उत्पन्न होत असतात परंतु ब्रह्मावरील नवे पल्लव उत्पन्न करणारे रस ग्रीष्म ऋतूमध्ये त्या वृक्षामध्ये आणि लतामध्ये लय पावतात त्याचप्रमाणे प्रलयकाली अखिल जीव समुदाय ब्रह्मामध्ये लीन होतात पुन्हा-पुन्हा तेज तेज अखंड आणि अविरत चाललेलीच असते तेव्हा राघवा पुष्प आणि त्याचा सुगंध ह्याप्रमाणे पुरुष आणि त्याचे कर्म ही परमेश्वरापासून एक रूप आणि एककालीच उत्पन्न होतात आणि पुन्हा पुन्हा परमेश्वरात लीन होतात वास्तविक उत्पन्न झालेले नसताही वासन रूपी उपाधीच्या योगाने या जगात दैत्य सर्प नर आणि सर्व वरचे उत्पन्न झाल्याचे आढळून येते जन्मांतरूपी फल देणारे असे आत्मविस्मरणच सर्व प्राण्यांच्या जन्म परंपरांचे कारण आहे याशिवाय अन्य कोणतेही कारण असल्याचे दिसून येत नाही यावर श्रीरामाने म्हटले अलौकिक असा धर्म आणि ब्रह्म यांच्याविषयी आणि स्मृती प्रमाण असून त्या श्रुतीने दर्शित केलेल्या दृष्टीचा आश्रय करणाऱ्या थोर वैराग्य संपन्न पुरुषांनी जो निर्णय केलेला असतो त्याला शास्त्र असे म्हणतात शुद्ध सात्विक गुणांने युक्त असून ज्ञान संपन्नतेमुळे दुःखरूपी विषयांच्या योगाने चलित न होणाऱ्या समदृष्टी आणि ब्रम्ह साक्षात्कार कलेने संपन्न अशा पुरुषांना साधू असे म्हणतात ज्ञाना तत्वज्ञान झालेले नाही अशा लोकांना धर्म आणि ब्रह्म हो यांचे यथार्थ या ज्ञान होण्याला सदाचार किंवा साधूंचा आचार किंवा आणि शास्त्र या दोन गोष्टी किंवा मार्ग हेच काय ते साधन असल्यामुळे लोक त्यास अनुसरून वर्तन करत असतात स्वर्ग किंवा मोक्ष यांच्या प्राप्तीच्या मार्गात जो मनुष्य शास्त्राप्रमाणे वर्तन करत नाही त्याला लोक बहिष्कृत करतात आणि त्यामुळे तो मनुष्य दुःख सागरात बुडून जातो असे मी ऐकले आहे कारण कर्माच्या कर्मा योगाने आणि कर्त्याच्या योगाने कर्मसिद्ध होते बीजापासून जसा नवा अंकुर निर्माण होतो त्याप्रमाणे कर्मापासून प्राणी निर्माण होतो त्याचप्रमाणे उत्पन्न झालेल्या अंकुरापासून पुन्हा बीज उत्पन्न होते तशाच प्रकारे होते। असा शिष्टजना बीजांकुर न्याय म्हणून तो विख्यात ज्या वासनेच्या योगाने प्राणी संसार रूपी पिंजऱ्यात पडतो त्या वासनेनुरूप तो फल भोगत असतो अशा स्थितीत जन्माला कारणीभूत होणाऱ्या कर्मातून ब्रह्म पास भूतान की उत्पत्ति होते भगवान अपन स्वीकार पक्षा मुझे एक रूप अतु फला प्रमाण कार्य कारण संबंध रूप आ जन्म कर्मा विषय सर्व जगे रूढ़ समझूत को कार्य कारण उत्पन्न होते नहीं हि समूत तिरस्कृत होता है सोई क कारण रहित ब्रह्माच्या ठिकाणी हिरण्य गर्भ किंवा ब्रम्ह देवादी स्थूल सूक्ष्म उपाधिरूप फळे कर्मच उत्पन्न होतात तसेच कर्म झाले म्हणजे त्याचे फल मिळायचे या दोन्ही समजूती ब्रम्ह आपण अगदी तुच्छ करून टाकल्या कर्मे फलद्रूप होत नाहीत असे ठरून कर्मे विफल आहेत असे सिद्ध झाले म्हणजे सर्व लोकात संकर उत्पन्न होऊन नरकादिकांचे भय राहणार नाही मग सर्वत्र अनवस्था प्रसंग उडवेत तिकड़े तिकड़े होईल। म्हणजे मोठा मासा लहान माशाला खाऊन टाकतो त्याप्रमाणे पाप पुण्याची भीती न राहिल्यामुळे प्रबल अशी माणसे दुर्बल माणसांचा घात करू लागते आणि तसे झाले म्हणजे सर्वांचा नाश हा ठेवल्यासारखाच आहे भगवान आपल्या इथं एकूण विवेचनावरून मनुष्याने केलेले कर्म फलद्रूप होते किंवा नाही याविषयी मला तरी मोठा संशय उत्पन्न झालाय यासाठी हे ब्रह्मश्रेष्ठ सद्गुरुवर् माझ्या संकेत आपण पन यथार्थपणे निरसन करण्याची माझ्यावर कृपा करावी श्री वशिष्ठ म्हणाले धन्य राघवा तू निर्माण केलेला प्रश्न खरोखरच फार चांगला आहे तुझ्या संशयाचा निराश होऊन त्यामुळे तुझ्या मनात ज्ञानाचा लवकर उदय होईल अशा तऱ्हेने मी स्पष्टीकरण करणार आहे ऐक क्रिया कौशल्यानुसंधान रूप जो मनाचा विकास तेच कर्माचे बीज होय रूपी मननरूपी बीजाचेच क्रियानिष्पत्ती रूपी फल येत असते परब्रह्मपदापासून प्रथम सर्गकाली मनस्त्व उत्पन्न झाले त्याचवेळी उपाधीचे ठिकाणी समष्टी आणि व्यष्ठी व्यक्त होणाऱ्या जीवांचे कर्म उत्पन्न झाले आणि जीव आपले प्राक्तन वासनानुसार देहभावाने सिद्ध झाला तात्पर्य कर्ता आणि कर्म ही एक रूपच आहेत ज्याप्रमाणे पुष्पणेच्यामधील सुगंध यांच्यामध्ये भेद दिसत असूनही खरे तर त्यांच्यात भेद नाही त्याप्रमाणे कर्म आणि मन हे दिसण्यात जरी भिन्न भिन्न दिसले तरी त्यांच्यामध्ये वास्तविक भेद नाही जेव्हा मनातील पूर्वसंस्काररूपी क्रिया अदृष्ट फलरूपाने आविर्भूत झाली म्हणजे तिलाच ज्ञाते लोक कर्म म्हणतात आशा आश्रे देह पूर्वी मन ही अशा कर्मा आश्रयभूत संबंध नहीं जर मनोरूपी आत्म्या के फर ये नो पर्वत आकाश तो समुद्र तो सर्ग इत्यादि का अस्तित्व यू शकले परंतु मन हे सर्व भावनांचे मूल आहे पूर्व जन्मामध्ये किंवा वर्तमान जन्मामध्ये सावधान चित्ताने केलेल्या शोभनीय कर्माला म्हणतात हा पौरुष यज्ञ कधीही निष्फर होत नाही काजळाच्या काळ्या रंगाचा क्षय झाला म्हणजे काजळ स्वरूपता शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे स्पंद रूपी कर्माचा क्षय झाला म्हणजे मनाचे स्वरूपही शिल्लक राहत नाही चित्ताचा स्पंद नाहीसा होणे म्हणजेच मनोनाश आणि मनोनाश म्हणजेच नैष्कर्म हे नैष्कर्मर्मता जीवनमुक्ताच्या ठिकाणी उत्पन्न होत असून जो मुक्त नाही त्याच्या ठिकाणी चित्त आणि कर्म ही एकमेकांना चिपटून राहिलेली असल्यामुळे दहो पैकी एकाचा नाश होताच दुसऱ्याचाही नाश होत असतो अशा रीतीने दोन्ही नाहीशी होत असतात चित्तामध्ये नेहमीच पंध उत्पन्न होऊन ते पाप पुण्याच्या रूपाने परिणित झाले म्हणजे तेच कर्म असे समजते हे कर्मच पुन्हा धर्म आणि कर्म हे चित्ताचे स्पर्ध असून ते परस्परांचे तात्पर्य कर्ता आणि कर्म ही एकमेकांपासून भिन्न पण एक, एक रूपच आहेत इतिश्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सर्व पंचाणव सर्ग, सर्ग शहाण्णव श्री वशिष्ठ म्हणाले रामा मन हे भावना मात्र आहे आणि भावना म्हणजे अनुभव घेतलेल्या स्पंद रूप होऊन शास्त्र विहित किंवा शास्त्र निषिध क्रिया होत असतात सूक्ष्म आणि अदृष्ट भावापन्न झालेल्या क्रियेनेच जन्मांतर हे फल आहे प्रत्येक जीव या फळाकडे धाव घेत असतो तात्पर्य मनच कर्म आणि फलभाव रूप होते श्री रामाने म्हटले ब्रम्हन जड असून जड नसल्यासारख्या या मनाचे स्वरूप माझ्या बुद्धीला पटेल अशा रीतींनी विस्तारपूर्वक सांगा श्री वसिष्ठ म्हणाले रामा अनंत सर्व शक्तिमान अशा महात्म्या आत्मतत्वापासून प्रथम निष्पन्न झालेल्या संकल्प शक्ती रुपालाच मन म्हणतात सत्य आणि असत्य या दोन कोटीमध्ये हे सत्य आहे की असत्य आहे या संबंधाने अस्थिर आणि अनिश्चित अशी जी वृत्ती तेच मनाचे स्वरूप आहे असे समजावे स्वतः चिद्रूपात्माच काय तो असून सर्वदा प्रकाशमान होणाऱ्या चिदात्म्याला मी जाणत नाही असा जो आपल्या ठिकाणी प्रत्यय येतो तसेच आत्मा सर्व अकर्ता असता मी करता आहे असा जो निश्चयात्मक समज होतो तेच मनाचे स्वरूप होय ह्या जगात गुणाखेरीत गुणी असण्याचा संभव नसतो त्याचप्रमाणे कल्पनात्मक अशा क्रियाशक्ती वाचून मन असणेच शक्य नाही लौकिक दृष्टीला भिन्न दिसणारा अग्निज आणि त्याची उष्णता या दोघांच्या सत्ता वास्तविक पृथक असण्याचा संभव नाही त्याचप्रमाणे कर्म आणि मन तसेच आत्मा आणि मन यांचा सत्ताही एकमेकांहून पृथक असणे संभवली नाही निरनिळ्या तऱ्हेने विस्तार पावणाऱ्या संकल्परूपी शरीर धारण करणाऱ्या आणि चित्तरूप अशा मनानेच फलधर्मवान कर्माच्या योगाने हे सर्व विस्तारले मनाने उत्पन्न केलेले हे जग मायामय माया, कारणरहित निराधार आणि केवळ वासना आणि कल्पना ह्याने वापरलेली आहे या जगात ज्या मनुष्याने ज्या पदार्थांच्या ठिकाणी ज्या तऱ्हेची वासना अभिमानपूर्वक ठेवली असेल त्या मनुष्याची ती वासना त्याला वासनेनुसार कल्पित फलाची प्राप्ती करून देते सारांश जग हे वासनेचे फल आहे कर्म हे वासना वृक्षाचे बीज असून मनस्पंद हे त्याचे शरीर आहे विविध क्रिया म्हणजे त्या वासना वृक्षाच्या विचित्र फळे लटकलेल्या शाखा होत मन ज्याचे अनुसंधान करते त्याचे अनुसंधान कर्मेंद्र मन, मन हे भिन्न नसून एक रूपच आहे म्हणजे कर्म हे मूळचे मनच आहे रामा मन बुद्धी अहंकार चित्त कर्म कल्पना संस्कृती वासना विद्या विस्मृती मल इंद्रिये, प्रकृती माया क्रिया इतकेच काय पण यासारख्या संसार भ्रमाला कारणीभूत होणार्या का अशा आणखी कित्येक विचित्र शब्दोक्ती अज्ञ लोकांनी ब्रह्माच्या ठिकाणी कल्पलेल्या आहेत काकतालीय न्यायाने स्वस्वरूपाचे विस्मरण झाल्यामुळे आपला अपरिच्छिन्न असा जिने टाकून दिलेला आहे अशा बाह्यकल्पनोन्मुख झालेल्या चिथीचे शिष्टा ने कल सर्व पर शब्द है श्री राय वृत्ति किए मी वशिष्ठ मालले रात कि चिथी कल्पनात्मक अशा अविद्य मु कलंकित मग जेवाजे विकास पा सर्व हे असे असेल की हे असे नसेल इत्यादी प्रकाराने नाना रूप बनते तेव्हा तिला मन असे म्हणतात हे असे असेल आसे की असे नसेल या दोन वैकल्पिक को कोटी पैकी कोणत्या तरी एका कोटीवर जेव्हा वृत्तीचे निश्चित अनुसंधान होऊ लागते तेव्हा त्या वृत्तीला इयत्ता ग्रहणक्षम म्हणजे अमुक गोष्ट अशीच आहे असे जाणण्याला समर्थ अशी बुद्धी असे नाव दिले जाते परासंमित ज्यावेळी मिथ्या अभिमानाने स्वतःच आपल्या सत्तेची कल्पना करून अहम अशी भावना निर्माण करते त्यावेळी तिला अहंकार असे म्हटले जाते अहंकार रूप बनलेली ही चिती केवळ भवबंधनी म्हणजेच आपल्या हाताने आपल्या गळ्यात नसत्या संसाराचे लोढणे अडकवून घेणारी होत असते ही संविध एखाद्या बालकाप्रमाणे कोमल बनून घटके हा विषय टाकून द्यावा आणि घटकेत त्या विषयाचे स्मरण करावे असे चाळी करू लागते तेव्हा ती चित्त पावते स्पंद हाच जिचा धर्म आहे अशी संविध कर्त्याकडून असस्पंद करून जेव्हा कर्त्याचे शरीर आणि अवयव इत्यादी स्पंद फल प्राप्त करून देण्यासाठी जाऊ लागते तेव्हा तिला कम चुत इच विषया की भावना करू लगते ति कल्पना हा पदार्थ मी पूर्वी पी नहीं आशा तऱ्हेची कल्पना करता करता अखेर मी हा पदार्थ पूर्वी निश्चित पाहिला आहे असा निर्णय जेव्हा संमित आपल्या ठिकाणी करते तेव्हा तिला संस्मृती म्हणतात अननभूत असे पदार्थ आणि त्यांची शक्ती यांचा जणू आपण खरोखर उपभोग घेतलेला आहे अशा प्रकारच्या शून्य प्राय सूक्ष्म भावनेमध्ये संमित गुंग होऊन दुसऱ्या विषयाकडे पाहिलासे होते तेव्हा तिला वासना असे म्हणतात आत्मतत्व हे वास्तविक निर्मल आहे अविद्येमुळे प्राप्त झालेल्या द्वैतदृष्टी असत्य आहे अशी जेव्हा संविधची अनुभवाने खात्री झाल्यामुळे झाल्याप्रमाणे होते तेव्हा तिला विद्या हे नाव दिले जाते संविदची स्फुरण पावलेली माया शक्ती संविधला स्वस्वरूपाचा विसर पडते इतकेच नव्हे तर संविधाचा नाश करायला जी कारणीभूत होते अशा शक्तीला विस्मृती म्हणजे विक्षेप असे म्हणतात जेव्हा संविधा विकल्पाच्या जाळ्यामध्ये सापडते तेव्हा तिला मल म्हणजे आवरण शक्ती असे संबोधले जाते ही संवि ऐकणे स्पर्श करणे पाहणे भक्षण करणे हुंगणे विचार करणे इत्यादी क्रिया करून आपल्या स्वामीला म्हणजे जीवाला आनंद देते तेव्हा तिला इंद्रिय हे नाम मिळते ही संविध उपादनाहून परब्रम्माहून अभिन्नाशा जीवात्म्याने निर्माण केलेली असल्यामुळे उपादान कारणभूत परमात्म्याच्या ठिकाणी दुर्लक्ष करून दृश्य जगातील अनेक भावांना सत्य मानव लागते तेव्हा तिला प्रकृती असे म्हणतात ही संविता स्वतः सत किंवा असत आहे या संबंधाने काहीच निश्चय करता येत नाही ती जेव्हा सत्याला असत्य आणि असत्याला क्षणात सत्य करून टाकते तेव्हा तिला माया अनाव दर्शन श्रवण स्पर्श करणे वास घेणे इत्यादी जेव्हा बाह्य व्यवहार करू लागते तेव्हा तिला क्रिया असे म्हणतात ही संविधाचे मुळे कलंकित झालेल्या आणि जे जे दिसेल त्यानुसार स्फुरण पावणे हा तिचा धर्मच आहे अशा वृत्तीचे किंवा संविय शब्द होते चित्ततेला प्राप्त होऊन संसारात व्यवहार करत असताना ही संविता जेव्हा शेकडो संकल्पामुळे जखडली जाते तेव्हा तिला उद्देशून पूर्वोक्त पर्यायी शब्द रूढ होत जातात मी आज्ञा आहे अशा तऱ्हेच्या अज्ञान कलंकाने चिन्हेत होऊन देहादी जड पदार्थांच्या जाळ्यात सापडलेल्या जा, आणि आपल्यास स्विकरतेमुळे व्याकुळ झालेल्या चिठीलाच व्यवहारात जीव मन चित्त बुद्धी इत्यादी नावे दिली जातात स्वस्वरूपापासून च्युत झालेल्या आणि नानाविध संकल्पाने कलंकित झालेल्या चुकीलाच ज्ञानीपुरुष पूर्वोक्त पर्यायी शब्दाने स्पष्ट करतात श्री रामाने विचारले जीव आणि मन एकच आहेत असं ऐकल्यापासून मी अगदी भुचकळत पडलोय म्हणून ह्यासाठी हे ब्रह्मन मन हे जड आहे की चेतन आहे यापैकी कोणताही एक निश्चित निर्णय मला अद्यापि करता येत नाही त्यावर श्री वशिष्ठ म्हणाले रामा अरे मन हे धर झडही नाही किंवा चेतनही नाही उपाधीच्या मलीनतेमुळे जेव्हा संसार दशेमध्ये पडतो तेव्हा त्याला मन असे म्हणतात जगताला कारणीभूत होणारे आणि प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी भिन्न रूपाने दिसून येणारे सत्सदात्मक असे जे जीवाचे स्वरूप त्याला चित्त हे नाव देतात ज्या अर्थी जीवाने शाश्वत आणि एक रूपाच्या प्रकारचे निश्चितच ज्ञान संपादन केले नसते त्या त्या त्याच्या अज्ञास्थितीलाच चित्त म्हणतात या चित्तापासूनच जग उत्पन्न झाले चित्त स्पंद किंवा औपाधिक बाह्य चलभाव आणि त्याचे अंतरंग मात्र आवरण आणि कलंक ह्यांच्या रहित असते यामुळे त्याला मन असे म्हणतात सारांश मन जोडही नाही आणि चेतनही नाही अहंकार मन बुद्धी जीव ही आणि अशीच कित्येक विचित्र नावे सुज्ञ जनाने या चित्तला कल्पली आहेत ज्याप्रमाणे निरनिराळी रुपे धारण करण्याला करणाऱ्या नटाला निरनिराळी नावे दिली जातात त्याचप्रमाणे मन हे निरनिराळी कर्मे करू लागले म्हणजे निरनिराळी नावे धारण करते निरनिराळ्या कर्मामुळे एकाच मनुष्याला कारकून वाकणीस वा दिवाण इत्यादी नावे दिली जातात त्याचप्रमाणे कार्यभिन्नत्वामुळे मनाला भिन्न भिन्न नावे प्राप्त होतात राघवा मनाच्या ज्या निरनिराळ्या संज्ञा मी तुळता सांगितल्या कशा स्तरेच्या आणखी कित्येक संज्ञा निरनिराळ्या वादीने आपापल्या तर्कबुद्धीचा आश्रय करून मन बुद्धी इंद्रिय इत्यादी काना भिन्न भिन्न संज्ञा दिलेल्या आहेत एकाचे म्हणणे मन जड आहे तर दुसऱ्याच्या मताप्रमाणे मन हे जीवाहून भिन्न आहे अशाच रीतीने अहंकार आणि बुद्धी यांच्याविषयी एकाची एक कल्पना असते दुसरे दुसरे से। मी से की अहंकार मन, दे भेद दे असे मी तुला हे नया दे, नया इतर अमान्य हो नैयायिका ने अहंकाराधिकार विषय का कल्पना के लिए त्यांचे म्हणणे असे की अहंकार हा द्रव्य विशेष आहे जीवात्मा विभू सर्व व्यापी आहे मन हे सगुणस्वरूपी असून ते साक्षात्कारांचे कारण म्हणजे साधन आहे बुद्धी हा जीवाचा गुण असून तो तीन क्षण टिकणार आहे आता सांख्यांच्या कल्पना पहाव्या तर त्या नैयाच्याहून भिन्न दिसतात ते म्हणतात की बुद्धी हे त्रिगुणात्मक का प्रकृतीचे कार्य असून तिलाच ते, ते महत्त्व म्हणतात तसेच अहंकार हे त्या बुद्धीचे कार्य आहे आणि मन हे एकादश इंद्रिय गणांतर्गत असून षोडश विकारापैकीच तो एक विकार आहे चारवाक म्हणतात की चैतन्य हा गुण आहे बुद्धी आणि शरीर दोन नाहीत अहंकार म्हणजेच आत्मा आणि त्याचे पूर्वा प्रतिसंधाने हेच मन होय जैमिनीय मतांचे काही मीमांसक असे म्हणतात की मन हे विभू द्रव्य आहे आणि काही म्हणतात ते अन्नमय आहे जड बोधात्मक आणि अहंकार रूप आत्म्याचा विदंश म्हणजेच बुद्धी असे त्यांचे मत आहे अर्हताच दैनांचे म्हणणे असे आहे की शरीरप्रमाणाचा जीवस्थि काय म्हणजे अहंकार त्याचा विषयाभिलाश म्हणजे मन आणि विषय ज्ञान ही बुद्धी हो बौद्धांच्या कल्पनेची दिशा ह्यापेक्षा निराळी क्षणिक आणि आलय क्षणिक आणि आलय विज्ञान नामक बुद्धीची धारा आज आत्मा आणि प्रवृत्ती विज्ञान हेच अहंकाराचे रूप आहे या अहंकाराचा बाह्याचा कार म्हणजेच बुद्धी आणि नुकताच येऊन गेलेला अनुभव म्हणजे मन असे त्यांचे मत आहे आता वैशेषिकांची तरा पाहा अहंकार आणि मन यांच्या विषयीची त्यांची कल्पना नैयायिकाप्रमाणेच आहे मात्र बुद्धी ही स्मृती प्रत्यक्ष अनुमान तर्क आणि विपर्य अशी पाच प्रकारचे असे नैयायिकापेक्षा हाच त विशेष हो दुसरे पांचरत्र अनुयायी जे मत बाकीपेक्षा का निराज वासुदेव नामक परम्यापन संकर्षण नामक एक होतो, आने जीव उत्पन्न होते हा जीव मे अहंकार अहंकारापस प्रद्युम्न नामक मन उत्पन्न होते अनुद्ध संज्ञक बुद्धि उद्भव होते मानते याशिवाय माहेश्वर नागुल वगैरे भिन्न मतवादी अहंकाराधिकासंबंधाने आपापल्या मतानुसार निरनिराळ्या कल्पना करत असतात या सर्व भिन्न भिन्न मतासंबंधाने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की निनिराळ्या वेळेला निरनिराळ्या मार्गाने एका शहरात येऊन पोहचणाऱ्या भिन्न पांथस्थाप्रमाणे हे सर्व भिन्न मतवादी निरनिराळ्या तऱ्हेचे विचार करत असले तरी त्या सर्वांना शेवटी परमार्थ तत्वाचाच पल्ला गाठायचा असतो परमार्थाच्या अज्ञानामुळे किंवा विपरीत ज्ञानामुळे हे सर्व वादी परस्परात विवाद करत सुटतात इतकेच नव्हे तर आपापल्या कल्पनेच्या सत्यत्वाबद्दल या वादींपैकी प्रत्येक जण अभिमान बाळगून आपापल्या मार्गाचीच तेवढी प्रशंसा करत असतो निरनिराळ्या मार्गाने येऊन एकाच वृक्षाखाली बसलेले वाटसरू जसे आपापल्या मार्गाचे तेवढे गुणवर्णन करत असतात त्यातलाच हा प्रकार होत आपल्या अंतकरणात नेहमी फलांच्या इच्छेने कर्म करण्याची वासना ठेवणाऱ्या लोकाप्रित्यर्थ हे वादी स्वकपोलकल्पित स्वक अर्थाने सजवलेल्या विचित्र आणि मिथ्या अशा शेकडो युक्त्या बोलत असते रामा स्नान दान आणि आदान इत्यादी क्रिया करत असताना मनुष्याकडे त्या क्रियांचे कर्तृत्व येते त्याचप्रमाणे निरनिराळ्या कार्यामध्ये गुंतलेले मन जीव वासना कर्म इत्यादी भिन्न भिन्न नावाने संबोधले जाते रामा चित्त अखिल जगातील विषयांचा अनुभव घेते दृढ अभ्यासाने चित्ताचा नाश झालेला मनुष्य जगातील इतर मनुष्याप्रमाणे पाहत असून काही पाहत नाही आणि विषयानुभव घेत असल्याचे दिसत असूने वास्तविक विषयोपभोग घेत नाही ज्याच्या चित्ताचा नाश झालेला नाही जो समनस्क आहे असा ऐकत असताना स्पर्श करत असताना पाहत असताना हात असताना आपल्या शुभाशुभ बुद्धीमुळे बद्ध झालेला जीव संसार बंधनाने बद्ध होतो परंतु मुक्त चित्त झालेला जीव संसार बंधनापासून मुक्त होतो जड किंवा अज्ञ मनुष्यांचे मन अत्यंत जड बनते याचे कारण ते वासना मलाने मलीन झालेले असते हे होय परंतु झालेले आहे त्याला आपले मन चेतन आहे असा अनुभव येतो अज्ञ आणि तज्ञ अशा दोघांच्याही कल्पना खोट्या नाहीच त्यांच्या त्यांच्या कल्पना त्या त्यांच्या अनुभवानुसार असल्यामुळे त्या त्यांच्या दृष्टीने खऱ्याच आहेत वास्तविक मन जड नाही आणि चेतनही नाही विचित्र अशा सुख दुःखात्मक जेव्हा मन मलीन होते तेव्हाच या जगाचा उदय होतो परंतु अद्वितीय अशा ब्रमाच्या ठिकाणी मन एक रूप झाले म्हणजे संसार अजिबात नष्ट होतो समष्टीभूत हेतूंच्या योगाने मनाच्या भ्रांतीमुळे हे जग उत्पन्न झाले रामा चैतन्य रूप संसार मन संसाराचे कारण केव्हाच होत नाही तसेच दगडासारखे जड मनही संसाराचे कारण होत नाही राघवा नील पिता पंचकृत ते प्रकाशित करते त्याचप्रमाणे धड जोडही नाही आणि धड चेतनही नाही अशा प्रकारचे मन जगातील सर्व विषयांना प्रकाशित करते अशा रीतीने चित्तामुळे जग भासत असल्यामुळे चित्तनाश झालेल्या मनुष्याच्या दृष्टीने तत्वत जोग नाहीच चित्तनाश झाला म्हणजे सर्व भूतांचे बनलेले जोग संपूर्णत्वाने लीन होऊन जाते ज्याप्रमाणे निरनिराळ्या ऋतूमध्ये एकाच कालाला अनेकत्व येते त्याचप्रमाणे नानाविध कर्मामुळे एकच मन निरनिराळ्या नावाने संबोधले जाते चित्तरहित झालेल्या था मनुष्याला अहंकार इंद्रिय शुद्ध करून सोडतात असे म्हणणे म्हणते असे म्हणण्यासारखे आहे विवाद करणाऱ्या तर्क कुशल लोकांनी आपापल्या दर्शनामधून मनासंबंधाने क्वचित काही काही निरनिराळे कुतर्क केलेले आहेत परंतु ते प्रमाण शुद्ध नाही त्यांचे ते तर्क वितर्क व्यासादि संप्रदाय प्रवर्तकाने मान्य केलेले नाही इतर सह भटकणाऱ्या कुतर्क शक्ती यांना सत्य निर्णयाविषयी यथार्थ ज्ञान होऊ देत नाही यामुळे त्यांचे ते निर्णय सांप्रदायिकांना किंवा अनुभव प्रमाणवाद्यांना विशेष महत्वाचे वाटत नाही ज्यांच्या मतांची इमारत केवळ तर्कावरच उभी केली आहे अशा निर्णयकारांच्या मनात आपल्या मताच्या आग्रहाची जडता उत्पन्न होते तेव्हाच त्यांच्या मतामध्ये वैचित्र किंवा विरोध उत्पन्न होतो त्यामुळे एकाचे म्हणणे दुसऱ्याला पटत नाही आणि दुसऱ्याचे म्हणणे तिसऱ्याला पटत नाही या तीव्र विरोधाचे कारण म्हणजे श्रद्धा जाढ्य हे प्रत्येक वाजे आपला पक्ष तेवढा खरा अशा अभिमानाला बळी पडतो आणि मता मतामतामधील तंट्यांचे बीज हेच असते परंतु आमचा सिद्धांत स्वकपोलकल्पित नसून तो श्रुतीच्या पायावर उभारलेला आहे कोळ्यापासून जड तंतू उत्पन्न होतात त्याप्रमाणे नित्य ज्ञानरूप पुरुषापासून म्हणजेच ब्रह्मापासून प्रकृती किंवा मन, मन उत्पन्न होते अशा श्रुतीचा ठाम सिद्धांत आहे यासाठी म्हणून निरनिराळ्या वादींच्या अविद्यावश मनाने स्थापित केलेले मनाचे भेद वास्तविक खरे नसून ते सर्व चित्तीचेच पर्यायी शब्द आहेत असे आम्ही मानतो सारांश अविद्येने मलिन झालेली चित्त जीव किंवा मन आणि बुद्धी किंवा अहंकार ह्या नावाने प्रसिद्धीला आलेले चेतन जीव चित्त इत्यादी संज्ञांनी ह्या स्थितीचाच लोकांमध्ये निर्देश केला जातो मन जोडच आहे किंवा नुसते चेतनच आहे असे म्हणणे हा वाद नसून केवळ वितंडवाद ठरतो इतिश्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणी सर्ग शहाण्णव